अध्याय बावीसावा दे कर्दम प्रजापतींचा विवाह मैत्रे म्हणाले अशा प्रकारे जेव्हा कर्दमांनी मनूच्या संपूर्ण गुणांचे आणि कर्मांच्या श्रेष्ठतेचे वर्णन केले तेव्हा तो काहीसे संकोट निवृत्तीपरायण न म्हणाला वेदमूर्ती भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या वेदमय रूपाचे रक्षण करण्यासाठी तप विद्या आणि योग संपन्न तसेच विषयांमध्ये अनासत्ताशा तुम्हा ब्राह्मणांना आपल्या मुखापासून प्रकट केले आहे नंतर हजारो चरण असलेल्या रक्षण करण्यासाठी आपल्या हजारो भुजांपासून अग्न क्षत्रियांना उत्पन्न केले आहे अशा प्रकारे ब्राह्मण त्यांचे हृदय आणि क्षत्रिय शरीर म्हणले जाते म्हणून एकाच शरीराशी संबंधित असल्या कारणाने स्वतःचे आणि एक दुसऱ्यांचे संरक्षण करणाऱ्या त्या ब्राह्मण आणि क्षत्रियांचे वास्तविक श्रीहरीच रक्षण करतात केवळ आपल्या दर्शनाने माझे सर्व संदेह दूर झाले आहे कारण आपण माझ्या प्रशंसेच्या निमित्ताने प्रजा पालन करण्याची इच्छा ठेवणाऱ्या राजांच्या धर्माचे मोठ्या प्रेमाने निरूपण केले आहे ज्यांनी आपली इंद्रिय जिंकलेली नाहीत अशा आपले दर्शन अत्यंत दुर्लभ आहे माझे मोठे भाग्य कि मला आपले दर्शन झाले आणि मी आपल्या चरणांची मस्तो माझा म्हणूनच आपण मला राजधर्माचा उपदेश देऊन माझ्यावर मोठीच कृपा केली आणि मी सुद्धा माझे प्रारब्ध उजाडल्यामुळेच आपली पवित्र वाणी एकाग्रतेने ऐकली हे म्हणे या कन्याच्या स्नेहा मुळे माझे चित्त फार चिंताग्रस्त झाले आहे म्हणून अशा माझी ही प्रार्थना ऐकावी कन्या वय शीन आणि गुण यांनी संपन्न असा पती मिळवण्याची इच्छा करीत आहे देवानीने नारांच्या मुखातून आपले शीन विद्या रूप वय आणि गुणांचे वर्णन ऐकले तेव्हापासूनच तिने आपल्याला पती म्हणून वरण्याचा निश्चय केला आहे हे द्विजवत ने मोठ्या श्रद्धेने आपल्याला ही कन्या अर्पण करीत आहे आपण हिचा स्वीकार करावा गृहस्थाला उचित अशी सर्व कर्मे करण्यास ही सर्व दृष्टीने आपल्याला योग्य आहे जो भूक स्वतःहून प्राप्त होईल त्याची अवहेलना करणे विरक्त पुरुषाला सुद्धा योग्य नाही तर मग विषयासक्ताबद्दल काय सांगावे जो पुरुष स्वतः प्राप्त झालेल्या भोगाचा आदर करीत नाही आणि एखाद्या कंजूस माणसापुढे यशही नाही दुसऱ्या मी असे ऐकले आहे की आपण विवाह करण्यासाठी उत्सुक आहात म्हणून ठराविक काळापुरते ब्रह्मचर्य पाळणारे आपण या कन्याचा स्वीकार करावा मी हिला आपल्याला अर्पण करीत आहे कर्जन मुली म्हणाले ठीक आहे विवाह करण्याची माझी इच्छा आहे आणि आपल्या कन्येचा अजून कोणाशी म्हणून दोघांचा सर्वश्रेष्ठ अशा ब्राह्मणिधीने विवाह होणे उचित ठरेल हे राजन तुझ्या ह्या मुलीचा वेदोक्त विवाह विधी मध्ये प्रसिद्ध असलेला संतान उत्पादन रूप मनोर पूर्ण होईल जी आपल्या अंगकांतीने शोभा देणाऱ्या अलंकारांनाही तुच्छ करीत आहे अशा आपल्या कन्याचा कोण आदर करणार नाही ही कन्या एक दिवस आपल्या महाला चेंडू खेळत होती चेंडूच्या मागे पडताना हिचे डोळे चंचल होत होते आणि पायातील नुपूर मधुर झंकार करीत होते त्यावेळी हिला पाहून विश्वावसु गंधर्व मोहने बेशुद्ध होऊन आपल्या विमानातून खाली पडला होता तीच यावेळी इथे येऊन विनंती करीत आहे अशा स्थितीत कोणता शहा पुरुष हिचा स्वीकार करणार नाही ही तर साक्षात महाराज श्री स्वयंभू म्हणून आणि उत्तम आहे तसेच सुंदर स्त्रियांमध्ये कधी श्री लक्ष्मीच्या चरणांची उपासना केलेली नाही त्यांना तर हिचे दर्शन सुद्धा होऊ शकणार नाही म्हणून मी या आपल्या साध्वी कन्याचा सा अवश्य स्वीकार करेन परंतु एका आटीवर संतान गृहस्थ धर्मानुसार मी हिच्या समोर येत राहीन त्यानंतर मात्र भगवंतांनी सांगितलेल्या संन्यास प्रधान हिंसा रही शमदमादी धर्मांना प्राधान्य देईन ज्यांच्यापासून या वैचित्र्यपूर्ण जगाची उत्पत्ती झाली आहे ज्यांच्या मध्ये प्रजापती मैत्रे म्हणाले धुनुर् विदुरा कर्दमूनी केवळ एवढेच बोलू शकले नंतर ते हृदयोग भगवान कमलनाभांचे ध्यान कधी स्तब्ध झाले त्यावेळी त्यांच्या मंद हास्युक्त मुख कमला देवहतीचे चित्र त्यांच्यावर म्हणून शतरूपा आणि राजकुमारीचीन्या आनंदाने प्रदान केली यावेळी महाराणी शतरुपाने सुद्धा कन्या आणि जावई यांना मोठ्या प्रेमाने पुष्कळशी बहुमोल वस्त्रे अलंकार आणि ग्रहस्थाश्रमाला उचित असे साहित्य दिले अशा प्रकारे बाळे असे म्हणून तो रडू लागला तेव्हा त्याच्या नेत्रातून अश्विनच्या धारा वाहू लागल्या आणि त्या अश्रूंनी त्याने देवभूतीची सारी वेणी भिजवली नंतर कर्दमांचा निरोप घेऊन त्यांच्या अनुमतीने तो राणी आणि परिवारासह रथावर बसून ऋषी पुलानी सेवन केलेल्या सरस्वती नदीच्या दोन्ही तीरावरील शांत मुनीच्या आश्रमांची शोभा पाहात आपल्या राजधानीला परतला आपले महाराज येत आहेत हे जाणून ब्रह्मा वर्गातील प्रजा अत्यंत आनंदित होऊन स्तुती गाणी आणि मंगलवाद्यांसह स्वागत करण्यासाठी सामोरी आली सर्व वैभवाने संपन्न असणारी बहिर नंतर तिथे अंग झाडताना श्री वराचे तेच केस, केस नंतर नेहमी हृवेगान असणारे दर्भ आणि लवाळी झाले त्यांच्या दानी यज्ञात विघ्न उत्पन्न करणाऱ्या दैत्यांचा पराभव करून यज्ञ केले ज्यांच्याकडून गुणी झाले त्या श्री यज्ञ भगवाना साठी महाराज मनुने लोक अंतरूप यज्ञ केले होते ज्या बहिष्मती पुरी मनु निवास करीत होता तिथे जाऊन त्यांनी आध्यात्मिक आधीदैवी आणि आधी भौतिक ताप नाहीसे करणाऱ्या राजभवनामध्ये प्रवेश केला आसक्त न होता प्रेमपूर्ण हृदया ने श्रीहरि कथा ऐसी मनु अपने इच्छे नुसार भोग निर्माण कर मननशील भगवत परायण भोग जराही विचलित करू शकत नव्हते भगवान विष्णूंच्या कथांचे श्रवण ध्यान रचना आणि निरूपण करीत राहिल्या कारणाने आपल्या जागृती आदी तीन अवस्था किंवा तीन गुणांचा पराभव करून त्यांनी भगवान वासुदेवांच्या कथा प्रसंगामध्ये आपल्या मनवंतराची एकाहत्तर चतुर्दे घालवली व्यासपुत्र विदुरा जो पुरुष श्री हरिच्या आश्रयाने राहतो त्याला शारीरिक मानसिक दैवी, मानवी किंवा भौतिक दुःख कशी त्रास देण्यात माणसांच्या वर्णाश्रमांचे अनेक प्रकारचे कल्याणकारक धर्म वर्णन केले आहे ते मनुस्मृती आजही उपलब्ध आहे जगातील सर्वप्रथम सम्राट महाराज म्हणून च्या वर्णन करण्यास योग्य अशा अद्भुत चरित्राचे मी वर्णन केले आता त्याच्या कन्येचा प्रभाव ऐक अध्याय बावीसावा समाप्त